नामी पदयात्रा लेखिका आणि अभिवाचिका विद्या हरडीकर सप्रे कॅलिफोर्नियातली एक प्रसन्न सकाळ आपलं प्रतिबिंब एका निसर्गरम्य सरोवरात पाहणार निळं मोकळं आकाश सरोवराकाठच्या मोकळ्या जागेत उभारलेली निळ्या पिवळ्या फुग्यांची कमान आणि बहुती पन्नास एक कापडी कनापींनी शोभणारी टेबल सकाळचे आठ वाजलेले येणाऱ्या लोकांचं स्वागत करणारं न्याहारीचं टेबल न्यारीचे मफिन्स एका बेकरीनं देणगी दिलेले तर कॉफी स्टारबक्सनं देणगी म्हणून पाठवलेली बाजूच्या टेबलांवर माहितीपत्रकं घेऊन बसलेले रंगीबेरंगी टी शर्ट्स घातलेले हसतमुख स्वयंसेवक आवारात लगबग करणारे सेल्फोन सेल्फी घेणारे हसते खिदळते टी शर्टचे जांभळ्या टी बोधवाक्य आहे Make a Difference पिवळ्यावर लिहिलंय एव्हरी जर्नी बिगिन्स विथ द फर्स्ट स्टेप हिरवा टी शर्टचा जथ्था म्हणतो कीप काम लव युअरसेल्फ खरं तर इथं म्हणत कोणीच नाही आरोळ्या कोणीच देत नाही पण प्रत्येक टी शर्टवरचा मजकूर न बोलता बोलतोय न सांगता मनावर ठसतोय चेंजिंग माइंड वन स्टेप ॲट अ टाइम स्टिग्मा स्टॉपर वॉक फॉर होप रॅप वेलनेस रिकवरी ॲक्शन प्लॅन प्रोव्हाइडिंग हेल्प माय डायग्नॉसिस इज नॉट मी एम्पावरिंग रिकव्हरी ही बोधवाक्य म्हणजे माझ्या नामी पदयात्रेची मनाची तयारी मजबूत बूट आणि ट्रॅकसूट घालून पाच मैल पदयात्रेची तयारी करून माझ्यासारखेच आणखी दोन हजार लोक आजूबाजूच्या सात गावातून आलेले आहेत आमच्या भागातलं नामी पदयात्रेचं म्हणजे नामी वॉकचं हे दहावं वर्ष अमेरिकेत गावोगावी नामीचे हे निधी संकलन उत्सव होत असतात प्रत्येक यात्रिनं आपापल्या मित्रमंडळींना नामीबद्दल सांगायचं जमल्यास पदयात्रेत सामील करून घ्यायचं देणग्या मिळवायच्या आणि सांगता या नामी पदयात्रेतून करायची निसर्गाचा आनंद नव्या लोकांच्या ओळखी आणि मेंदू ताजा तवाना करणारा पाच मैलाचा हा व्यायाम अर्थात मेंदू तरतरीत राखण्यासाठी शब्दकोड्यांच्या बैठ्या कामापेक्षा शारीरिक व्यायाम जास्त उपयुक्त असतो असं तज्ज्ञसुद्धा सांगतात तर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एका घरात चार कुटुंबांनी एकत्रितपणे सुरू केलेली नॅशनल अलायन्स फॉर मेंटल इलनेस म्हणजे नामी ही सेवा संस्था आता संपूर्ण अमेरिकाभर फोफावली आहे आणि आज अमेरिकेतली मानसिक आरोग्यविषयक मूलभूत काम करणारी ही सगळ्यात मोठी संस्था आहे एज्युकेट ॲडव्होकेट लिसन आणि लीड ही नामीची चार सूत्र मेंदू हा हृदय आणि यकृतासारखाच शरीराचा एक अवयव आणि कोणत्याही अवयवाला होतो तसा विकार मेंदूला सुद्धा होऊ शकतो आणि तो विकार लाजीरवाणा नाही त्यात रुग्णाचा दोष नसतो म्हणूनच मनोरुग्णाला औषधोपचार करण्याची आणि माणूस म्हणून सन्मानानं जगायला मदत करण्याची आवश्यकता आहे हे मानसिक आरोग्याबद्दलचं शिक्षण समाजाला देण्याचा नामी न उचलला आहे ताप आल्यावर औषधोपचार मिळाला नाही तर शरीर तगमगतं आराम मिळण्यासाठी स्वतःच गोळ्या खा पाणी पी इत्यादी स्वयं माणसं करतात मेंदूचंही तसंच आहे मेंदूचा काही आजार झाला तर मेंदू तडफडतो तर्कशुद्धतेच्या जाणीवा कधी कधी थकतात औषधासाठी बरं होण्यासाठी त्याचा आक्रोश सुरू होतो आणि त्यातून स्वयं उपचार होतात म्हणजे व्यसनाधीनता येते विवेकाची बंधनं सुटतात त्यातून कधीकधी गुन्हेगारी कधी अत्याचारी मनोवृत्ती तर कधी आत्मघात माणसाला कीड लागते पण ती तिथंच थांबत था नाही त्याच्या बहुतालच्या कुटुंबात आणि पर्यायानं समाजात पसरते त्यासाठी मनोरुग्णाचं त्याच्या कुटुंबियांचं समाजाचं आणि सरकारचं अशा विविध पातळ्यांवर प्रशिक्षण करणं हे नामीचं एक काम माहिती प्रचार सरकारला बोलून पटवणे अशी ॲडव्होकसी करून आज नामीन राष्ट्रीय पातळीवर मानसिक आरोग्यांसाठी विधेयकंसुद्धा आणलेली आहेत मानसिक आजारांवर मेंदूवर संशोधन आजारांचं निदान परिणामकारक उपचार आणि दीर्घकालीन रोगमुक्ती सा यासाठी आधुनिक मानसिक आरोग्य योजना हा या सर्व विधेयकांचा सारांश नामीनं ना फोन हेल्पलाईन सुरू करून मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचा आवाज ऐकण्यासाठी आणि मदतीसाठी वेगवेगळे प्रकल्प सुरू केले आहेत आधार घट पियर टू पियर फॅमिली हेल्पिंग फॅमिली असे शिक्षण वर्ग आणि बरंच काही विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातलेच असतात आत्महत्या प्रतिबंध केंद्र व्यसनमुक्ती कार्यक्रम लहान मुलांवर मनोरुग्ण पालकांकडून होणारे अत्याचार थांबवण्यासाठी यंत्रणा शहरे परगाणे म्हणजे काउंटीज राज्य आणि मध्यवर्ती शासकीय पातळीवर होणारं फंडिंग कार्यक्रम पोलीस यंत्रणा विद्यापीठांच्या आरोग्य वैद्यकीय मानसशास्त्र समाजशास्त्र इत्यादी विभागांचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवी संस्था रुग्णालय असं मोठ संस्थांचं आणि कामाचं हे जाळ आहे आणि ह्या सगळ्या कामाची माहिती देणारं एक तरीक बूथ मी बागत होते इथे आलेले दोन लोक नामी पदयात्रेला काही ना काही जागारणानं जोडले गेले होते तुम्ही यात कसे सामील झालात हा माझा पत्रकारी प्रश्न मी टाळत होते तरी तरीसुद्धा एका ऐंशी वर्षाच्या आजीबाईनं मी तो विचारलाच तर त्या म्हणाल्या अगं मी आठव्या वर्षापासून नैराश्याच्या आजारानं आजारी आहे मला झटके येतात पण माझा हा ब्याऐंशी वर्षाचा नवरा मला सांभाळून घेतो बरका। का संतच आहे विचारा अगं मला आहे सांधे दोघी मग मी कशी चालणार पण हा माझा नवरा चालणार आहे नामीच्या आधार गटाचा मला फायदा झाला मग समाजाला आपण परतफेड करायलाच हवी ना आजीबाई हसतमुखानं सांगत होत्या ते ऐकल्यावर मी वेगळ्या नजरेनं सभोवार पाहू लागले इथं पांढरे काळे मेक्सिकन सर्व वर्णाचे सगळ्या वयाचे लोक आहेत राजे असोत की रंक कुणावर कुठल्या आजाराचा कधी हल्ला होईल ते सांगता नाही एक सुदानहून आलेली विद्यार्थिनी आणि एक इराकहून आलेली सार्वजनिक आरोग्य म्हणजे पब्लिक हेल्थ विषयाची संशोधिका भेटल्या हे आजार समाजानं रुग्णाला वाळीत टाकणं अंधश्रद्धांचा पगडा मनोरुग्णालयांची दुर्दशा इत्यादी प्रश्न कसे जागतिक स्वरूपाचे आहेत हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होते तिथं पोलिसांचे दोन बूथ होते आणि शेजारी शेजारी होते आता गुन्हेगारी व्यसन आणि मनोविकार ते हातात घालून चालत असतात त्यामुळे पोलिसांचा एक बूथ तसा अपेक्षितच होता पण मग दोन बूथ का आहेत तेव्हा दुसऱ्या बूथवाल्या पोलिसाला मी विचारलं तू काय करतोस इथं पोलिसाला न घाबरता प्रश्न विचारायची संधी म्हणून मी पण खुश होते तो पोलीस म्हणाला अग तो शेजारचा पोलीस जास्त चांगला दिसतो पण मी जास्त चांगलं काम करतो म्हणून मी इथं आहे वा अमेरिकेतल्या पोलिसांनाही विनोद बुद्धी असते तर आणि मग हसता हसता तो पोलीस पुढे म्हणाला आमचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखणं पण म्हणूनच केवळ नामीशी संबंध नाही आमचा तर आम्हीसुद्धा माणसं आहोत म्हणूनच मनोविकाराच्या विळख्यातून आमचीही नाही सुटका कामाचे ताण आणि स्वरूप म्हणून म्हणा काहीही म्हणा आत्महत्या करण्याची टक्केवारी पोलीस खात्यात जास्त आहे तेव्हा नामी हा आमचाही ना आधार आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की फक्त लोकांना मदत करायची म्हणून मी इथं आले नाही आहे तर समाजात सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी मदत करणाऱ्या या आधारसंस्थांचे जाळं एक नागरिक म्हणून माझं नामीशी नातं जुळवायला पुरेसा आहे की नाही या नामी पदयात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून आलेली गावची महापौर काउंटीच्या आरोग्य खात्याचा प्रमुख अशा बऱ्याच मूर्ती या पदयात्रेपूर्वी रंगमंचावर होत्या पण कुठे हारतुरे नाहीत की पत्रकारांच्या कॅमेऱ्याचा क्लिकक्काट नाही मूर्तीचा बरोबर घोटाळणारा गोतावळासुद्धा नाही अगदी सुटसुटीत कार्यक्रम सर्वांनी उजवा हात हृदयावर ठेवायचा आणि अमेरिकन नागरिकांच्या सर्वांना समान स्वातंत्र्य आणि न्याय यासाठी कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रध्वजाला राश्... वंदना द्यायची लोकांना हसवणाऱ्या उत्साहमूर्ती सूत्रधारनं गप्पा मारता मारता सहज सांगितलेली मनोरुग्ण उपचार खर्च आणि आजारांची टक्केवारी हा सुद्धा एकेकाळी मनोरुग्ण होता बरं का आणि नंतर महापौरांचं मोजून दहा वाक्यांचं पण मार्मिक भाषण त्या म्हणाल्या आपण ऑस्ट्रिजसारखे वाळू तोंड खुपसून आणि आमच्या घराण्यात नाहीबाई असलं काही असं म्हणून चालणार नाही आपण आपल्या आसपास पाहूयात आपण कुटुंब नातेवाईक ओळखीचे कुठे ना कुठे तरी आणि केव्हा ना केव्हा तरी आपला धागा मनोरोगाशी जोडलेला दिसेल तेव्हा सत्याला सामोरं जाऊयात मानसिक आजाराशी सामना करूयात आणि रोगमुक्तीसाठी ही पदयात्रा करूयात रिकवरी इज नोईंग हू यू आर अँड युटिलायझिंग युअर स्ट्रेंग्स टू बिकम ऑल युएर मेन टू बी ही महापौर सूट टाय न घालता चालण्याचे बूट आणि तुमच्या आमच्यासारखा साधाच टी शर्ट घालून आली होती दोन हजाराच्या पदयात्रेत सामावून ती चालू लागली एक सन्मान्य नागरिक म्हणून नवे, तर सामान्य नागरिक म्हणून प्रत्येक प्रवासाचा आरंभ होतो पहिल्या पावलानं चालणाऱ्या लोकांची पावलं मानसिक आजाराबद्दलची कलंकित भावना पुसून टाकण्याच्या दिशेनं पडत होती या आजाराच्या संदर्भातील कोणतीही मदत म्हणजे आजारमुक्तीची शक्ती मिळवण्यासारखं आहे त्या आशेच्या पावलामागे प्रत्येकाचं पाऊल पडत होतं कुणी तमदार पायांनी तर कुणी काठीच्या आधारानं कुणी तरुण तर कुणी म्हातारे स्त्री पुरुष मुले काळे गोरे श्रीमंत सगळे एकत्र झाले होते प्रथम वेगवेगळे असलेले गट नंतर वेगवेगळ्या वेगांमुळे परस्परात मिसळून गेले काळ्या गोऱ्या लहान मोठ्या तान्ह्या वृद्ध लठ्ठ बारीक श्रीमंत गरीब सगळ्या धर्मांचा तो जनप्रवाह सरोवराच्या काठाकाठानं चालत होता एका कौटुंबिक भावनेचा तो प्रवाह ठिकठिकाणी पाणी देणाऱ्या छावण्या भोज्याच्या शेवटच्या छावणीला हाय म्हणायचं आणि परत फिरायचं त्या प्रवाहाचा भाग म्हणून चालण्यात एकतरी ओवी अनुभवावी असं समाधान मला वाटत होतं सरोवरात डोकावून पाहताना मनाची मनातल्या विचारांची प्रतिबिंब उमटत होती जगाला हसवणारा रॉबिन विल्यम्स नाचवणारा मायकेल जॅक्सन हेमिंग वेसारखा साहित्यिक माइक वॉलेस सारखा खंदा पत्रकार नोबेल पारितोषिकाचा मानकरी डॉक्टर नॅश हे सगळे काही ना काही प्रकारचे मनोरुग्ण होते पण असे असूनही या सगळ्या लोकांनी जगाला मूल्यवान योगदान केलेलं आहे तेव्हा दे वेअर बियॉन्ड देअर डायग्नॉसिस नात्यापासून परिचितांपर्यंतच्या स्वतःच्या विश्वातले विक्षिप्त छळवादी व्यसनी ऑटिस्टिक निराशावादी अनेकाबद्दलचे विचार माझ्या मनात येत होते कधी सहानुभूतीचे तर कधी रागाचे कधी माणूस म्हणून नव्यानं कळलेल्या साक्षात्काराचे तर काही अगतिक आणि नाही कशाला म्हणू कधी कधी कुणाबद्दल तरी त्याचा स्क्रू ना ढिल्लाय असं म्हणून केलेल्या हेटाळणीचे सुद्धा विचार मनात येत होते मानसिक आजार समाजानं रुग्णांना वाळीत टाकणं अंधश्रद्धांचा पगडा मनोरुग्णालयांची दुर्दशा हे सगळे प्र प्रश्न जागतिक स्वरूपाचे आहेत आणि म्हणून नामीसारख्या संस्था गावोगावीच का तर देशोदेशी आवश्यक आहेत सुदैवानं पुण्यात आता सारख्या संस्था जनजागृती करत आहेत आणि रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा देण्याचं काम करत आहेत डॉक्टर मोहन आगाशे यांच्यासारखे कलाकार आणि मनोविकार तज्ज्ञ विविध माध्यमातून जागृती करत आहेत डॉक्टर विद्याधर वाटवे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्यासारखे मनोविकारतज्ञ मेळावे घेत आहेत आणि अनेक उपक्रम करत आहेत पुस्तकं सुद्धा लिहित मानसिक आरोग्या ती ही एक महत्वाल आहे।